पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे राष्ट्राच्या नवनिर्मितीचे चैतन्य स्वामी विवेकानंद बारा एक अठराशे त्रेसष्ट ते चार सात एकोणीशे दोन भारताच्या नवनिर्मिती चैतन्यशीलता आणली ईश्वर दर्शनाच्या तळमळीतून ध्यानधारणावर तपश्चर्या केली काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभ्रमण केली गुरु रामकृष्ण यांच्या अद्वैत वेदांत व संदेश यांच्या प्रचार प्रसाराचे कार्य कल सन अठराशे सत्याऐंशी रामकृष्ण मठाची स्थापना सर्व धर्मसमभावाच तत्व प्रतिपादन लव जागतिक धर्म परिषद शिकागो अमेरिका येथे भारताच प्रभावीपणे प्रतिनिधित्व कल जागतिक धर्म परिषदेत जागतिक शांततेचा संदेश दिला तरुणांचे मनोबल उंचावण्यासाठी मोठे कार्य कल सन अठराशे सत्त्याण्णव रामकृष्ण मिशनची स्थापना सुविचार लोकांनी रजोगुणाचा विकास करून सतत क्रियाशील रहावे गरिबीत संतोष मांडण्यापेक्षा दारिद्र्य दूर करून आपली जीवनपद्धती सुधारावी पण भौतिक विकास म्हणजे अमर्यादन संपत्ती कोणत्याही मार्गाने मिळविणे योग्य नाही नवनिर्मितीचे चैतन्य विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आपल्याकडे भारताच्या नवनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले या प्रयत्नासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करून त्या चैतन्यशीलता आणण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांकडे जाते कायदे व्यवसायाशी निगडीत असलेल्या दत्त या कुटुंबात कलकत्त्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नरेंद्र वास्तविक त्या काळातील प्रथेप्रमाणे नरेंद्र कायद्याच्या पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले असते लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लक होती अध्यात्माकडे त्यांची जबरदस्त ओढ होती ईश्वरदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अंतिम सत्य जाण्याची त्यांना तळमळ लागली हित अमर्ष मिळण्यासाठी ते अनेक गुरुंना भेटले पंत संप्रदाय शोधले परंतु त्यांना समाधान झाले नाही मनाच्या अशा संभ्रवास्थेत अठराशे एक्क्याऐंशी मध्ये श्री रामकृष्ण या संत संतपुरुषाचे दर्शन त्यांना घडले या दर्शनामुळे विवेकानंदांच्या आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलला रामकृष्ण यांनी केवळ ईश्वराला पाहिले होते असे नाही तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात ते सतत राहत होते त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेमातून आणि त्यांच्या तपससाध्यक्रमित करण्याच्या शक्तीमधून विवेकानंदांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला उपनिषदास सांगितल परब्रह्म त्यांनी रामकृष्णांच्या सहवासात अनुभवले होते गुरुंच्या संदेशाचा प्रचार व प्रसार पुणे संन्यास घेऊन त्यांनी मोठी परमार्थिक साधना केली तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला भारताच्या दक्षिण टोकाला असलखा कन्याकुमारीच्या खडकावर बसून ध्यानधारणा व तपश्चर्या केली काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभ्रमण कलि व लोकांची प्रसिद्धी जाणून घेतली आपल्या गुरुंचा अद्वैत वेदांताचा विचार लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यास सुरुवात केली आपल्या पुढील आयुष्यात रामकृष्णांचे अद्वैत तत्वज्ञानाचे विचार सोपे करून लोकांना पटविण व रोजच्या व्यावहारिक जीवनपद्धतीत त्याची सांगड घालण हिच गुरुंच्या संदेश प्रचाराचे व प्रसाराचे कार्य त्यांनी कलिदांताच्या प्रचाराचे कार्य त्यांनी आपल्या दक्षात व परदातही निष्ठेनि चर्चा भाषणे व्याख्याने प्रत्यक्ष भट्टी लिखाण आदी मार्गाने त्यांना लोकांना जागरूक करण्याचा सपडा लावला लोकात एकात्मता व क्रियाशीलता देशाभिमान जोपासण्यात याचा खूपच प्रभाव पडला लोकांनी आत्मपरिषम करून आपले दोष जाणवत सोबतच सामर्थ्यही ओळखाव व आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आत्मविकास साधून राष्ट्रद्वाराचे कार्य कराव असं त्यांच प्रभावी प्रतिपादन असष्टीन राष्ट्रविकासास त्यांचा हातभार लागल आह ला सध्या जगात तीव्र स्वरूपाचा दहशतवाद आतंकवाद धर्माष्ट्रीत हिंसा हिक आल आह की स्वस्थतच जगणे लोकांना अशक्य झाल आह देशांतर्गत भागातही वाढती आर्थिक विषमता जातीभेदाचे पुनरुज्जीवन धर्मभेद आर्थिक व्यवहारात व उत्सवात कर्मकांडाचा अतिरेक अस्मृशणार होणारे अत्याचार हिंसेचा वाढता वापर सर्व क्षेत्री पसरणारा भ्रष्टाचार आणि जीवनातील सर्वच क्षेत्रात घसरण होत आहे आधुनिक जगाच्या व वा भारताच्या वास्तव्यस्थितीचे वर्णन हे असे आहे असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे धर्मातील शुद्ध स्वरूपच विसरणे होय यासंदर्भात विवेकानंदांचा धर्मविषयक विचार अभ्यासने व त्याप्रमाणे आचरण करणे महत्वाचे वाटते अद्वैत वेदांत विचार विचारप्रणालीप्रमाणे परमेश्वर सर्व मानवात पशुत व सर्व चराचर वस्तूमध्ये वसत असतो ही जाणीव ठेऊन लोकांनी ईश्वर सेवा ही मानव सेवेतूनच घडते हे ओळखले पाहिजे मानव पशुपक्षी वनस्पती यांच्यावर प्रेम करणे पीडितांची सेवा कर्मफळाचा त्याग अहंगारापासून मुक्तता या मूल्यांवर विवेकानंदांनी भर दिला वेदांताचा एक धर्म म्हणून विचार करावायचा तर तो प्रथम व्यावहारिक स्वरूपाचा असला पाहिजे असं त्यांच मत होते गांधीवादी समाजवादावर विवेकानंदांच्या व्यावहारिक वेदांताचा फार मोठा पगडा होता साने सानेगुरुजींनी सुद्धा खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावे असे वर्णन विवेकानंदांच्या विचारसरणीशी जुळते असेच केले आह अहम ब्रह्मास्मी आपल्या देवत्वाचे गुण आहेत हे ओळखत त्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करणे व इतरांमध्येही दैवी शक्ती आहे हे मान्य करून तो विकसित करण्यासाठी त्यांना शक्य ती मदत करणे ही वृत्ती धारण करणे जरुरी आहे अशा आपल्या गुरुच्या संदेशाचे उत्तम विवेचन विवेकानंद करीत असत विवेकानंद अस्पृश्यतेचा पूर्णधिकार करीत तसेच अस्पृश्य व स्त्रिया यांना शास्त्राध्यनाचा अधिकार नाही हे त्यांना पूर्ण अमान्य होते याबाबत त्यांनी पुरोहितांना दोष दिला आहे सामान्य लोकांना परमेश्वर प्राप्त करून घ्यावायचं असेल तर ते केवळ पुरोहितांमार्फतच अशी मते पसरवून पुरोहित सामान्य लोकांवर वर्चस्व गाजवितात व त्यांना अंधश्रद्धाळू बनवितात धर्मप्रशिताच्या पश्चात अशा रीतीने आपले महत्व टिकवून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात स्वामीजी नुसतेच वेदांत तत्वज्ञानाचा अर्थकथन करणारे किंवा एकांतात राहून ईश्वर चिंतन करणारे नव्हते स्वतःच्याच मोक्षाचा विचार करणारी अशी आत्मकेंद्री धर्मदृष्टी त्यांची नव्हती दोन दुःखी लोकात मिसळणे त्यांचे प्रश्न समजून घेणे त्यांची सेवा करणे अशीच त्यांची व्यापक धार्मिक भूमिका होती अठराशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठ स्थापन केला त्यात राहणाऱ्या आपल्या गुरुबंधूंनी आध्यात्मिक साधनेबरोबर समाजसेवाही करावी असं विवेकानंद त्यांना आग्रहाने सांगत अशी सेवा व शिक्षण यांना वाहून घेतलेली रामकृष्ण मिशन ही संस्था पुढे प्रसिद्ध पावली वटवृक्षाप्रमाणे अनेकाने सोली देण्याचा आपल्या गुरुंचा आदेश स्वामीजींनी रामकृष्ण मिशनच्या देशविदेशातील अनेकानेक शाखांच्या रुपाने साकार केला सर्व धर्म समभाव वेद उपनिषदे गीता यांच्याबरोबर स्वामींनी इस्लाम बौद्ध जैन ख्रिश्चन या धर्मातील पवित्र ग्रंथाचे अभ्यासपूर्वक वाचन केले होते सत्य धर्माची दृष्टी रामकृष्ण यांनी त्यांना दिलीच होती त्यामुळे जगातील सर्व धर्मात एक अंतिम सूत्र सर्व सर्व सर्व आ सर्वधर्म सत्य है सर्वधर्म सार एक वर्तुला का मध्य बिंदू जसा एकच् तसे ईश्वर सर्वधर्मा मध्य बिंदु आ निरनिरा धर्म ईश्वराक जाने निरनिरा मार्ग आ मध्य बिंदूजे थे सर्व मार्ग एकत्रन मिलता अपने सर्व भेद नष्ट होता मूलभूत सत्या का विसर पड़िया धर्माखा रक्तपात व हिंसा जाए व आता ही होता निरनिरा धर्माचार भिन्नता है पर् सर्वधर्म सत्यच सह अस्तित्वाचा अधिकार आहे धर्मातील आचाराबाबत वितंडवाद करणे अत्यंत अयोग्य स्वीकार्यता आवश्यक ठेवून परस्परांच्या धर्मांचा आदर राखला पाहिजे असे सर्व धर्मसमभावाचे तत्व त्यांनी प्रतिपाद दिली तरुणांचे मनोबल उंचावले तीस वर्ष सुद्धा पूर्ण झालेल्या विवेकानंद स्वामींनी अठराशे या वर्षात अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले तेथे आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने अलौकिक वक्तृत्वाने व विवेचन कौशल्याने त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून दिली भारतीय वेदांताची श्रेष्ठता पटवून दिली त्यांच्या त्या भाषणातून त्या सर्व धर्म समान आहेत असं ठणकावून सांगून ज्या राष्ट्रात सर्व धर्मीयांना आश्रय दिला जातो अशा राष्ट्रात माझा जन्म झाला व जेथे माझे वास्तव्य आहे अशा राष्ट्राचा मला अभिमान वाटतो अशी मेघगर्जना त्यांनी केली त्यांच्या या भाषणामुळे ते स्वतः जगत झाले त्यांनी जागतिक शांततेचा संदेश दिला ब्रिटिश व अमेरिकन यांना भारताविषयी आत्मीयता निर्माण झाली भारतीय तरुणांवर याचा फार सखोल परिणाम झाला व आपल्या देशातही काही श्रेष्ठता आहे व ब्रिटिश लोकांपुढे आपण सर्वस्वी कमीपणा स्वीकारण्याचे कारण नाही असे वाटून त्यांचा न्यूरगंड कमी झाला आत्मविश्वास वाढला व राष्ट्राची उन्नती आपण केली पाहिजे ही भावना बळावली तरुण वर्गातील कार्यशीलता वाढविण्यासाठी त्यांची वनोभूमिका तयार करण्याचे मोठे कार्य स्वामीजींनी केले विवेकानंद केवळ धर्म उपदेशक व प्रचारक होते ना असे नाही अध्यात्म विकासाबरोबरच लोकांचा भौतिक विकासही झाला पाहिजे असे त्यांना वाटे लोकांनी रजोगुणाचा विकास करून सतत क्रियाशील रहावे गरिबीत संतोष मांडण्यापेक्षा दारिद्र्य दूर करून आपली जीवनपद्धती सुधारावी पण भौतिक विकास म्हणजे अमर्याद धरसंपत्ती कोणत्याही मार्गाने मिळविणे योग्य नाही असा इशाराही त्यांनी दिला भारत भ्रमण केल्यामुळे सामान्य लोक किती हाला लपष्टात राहतात याची त्यांना पूर्ण कल्पना आली तेव्हा नवीन समाजरचनेत या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला सार्वत्रिक व्यावसायिक व योग्य शिक्षण पद्धती निर्माण करण्याबाबत त्यांनी आपले विचार मांडले आहेत धर्मविषयक विचार श्रद्धेवर अवलंबून असतात असे आपण म्हणतो पण विवेकानंदांच्या दृष्टीन धर्म हा केवळ श्रद्धेचाच विषय नव्हता साक्षात्कार म्हणजे धर्म नव्हे एखादा सिद्धांत कितीही चांगला असला म्हणजे धर्म नव्हे धर्म म्हणजे आत्म्याचे परिवर्तन त्याला जर काही अर्थ प्राप्त करून द्यायचं असल तर तो आचरणात आणला पाहिजे आचरण करीत असताना समाजस्थितीची कोणती गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे धर्म म्हणण्यात लोकांना अभिमान वाटेल, असच कार्य त्यांनी चालू ठेवाव विवेकानंदांच्या धर्मविषयक शिकवणुकीचार परमराच्या विश्वव्यापकत्वात आह मनुष्यातील दैवत्व सर्वधर्मांविषयी आदर आणि समभाव मानवातील समता अनासक्त भावेतून कलि कर्म अवंभावाचा संपूर्ण मानवाची सेवा व गरीबांना मदत हीच त्यांच्या व्यावहारिक वद्ताची मुख्य लक्षणी आह राजकारणी नेता म्हणून न राहता या विचारसरणीच्या आधारेच। त्यांनी राष्ट्राची समाजाची एकोणचाळीस वर्षाच्या आपल्या अल्पायुष्यात सेवा कली व राष्ट्रात नवचैतन्य निर्माण कल त्यांचे विचार आपल्या राष्ट्राच्या दृष्टीन आजही महत्वाची आह रामकृष्ण मिशनची एका शतकाची वाटचाल अठराश्याण्णव ते एकोणीशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या गांधी संतता पुरस्कारासाठी रामकृष्ण मिशन या संस्थेची निवड झाली हा प्रतिष्ठित पुरस्कार या संस्थेन गेल्या शतक्यात शांततेने व सातत्यानं जे सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात हातभार लावला त्यासाठीच प्रदान करण्यात आला त्याग आणि सेवा या दोन तत्वांवर ही संस्था आधारलेली आहे लोकांचे अज्ञान अनारोग्य व दारिद्र्य शक्य होईल तेवढे दूर करून त्यांना मदतीचा हात देस्थेचीवन्रत किंवा मिशन आहे असंच म्हणावे हे उपक्रम गांधीजींच्या आदर्शांशी मिळत आह या पुरस्कारात एक कोटी रोक रुपये व प्रशस्तीपत्र राष्ट्रपतींच्या हस्ते जानेवारी एकोणीश नव्याण्णव मधी दे होत गांधी शांतता पुरस्कार आपल्याकड एकोणीश पासून द्यायला सुरुवात झाली हा पुरस्कार मिळणारी रामकृष्ण मिशन ही पहिली संस्था आह स्वामी विवेकानंद अठराश त्र्याण्णव शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदत्त हजर राहिल त्या परिषदेत अल्पकाळच पण अत्यंत प्रभावी भाषण करून त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून दिली त्यांच्या अपूर्वविवेशन कौशल्याने सर्व इतके चमकले की हिंदू संन्यासी म्हणून जगभर त्यांची ख्याती झाली धर्मधर्मातील साऱ्या भार पडे जाऊन पूर्व व पश्चिमतील लोकांनी बंधुभावान रहाव या विचारसरणीवर त्यांनी भर दिला परधर्माबत कटुता किंवा द्वेष बाळगणे गैरआहे हि त्यांनी ठासून सांगितलं पूर्वेच अध्यात्म व पश्चिम विज्ञान यांचा मेळ घालावा व त्यासाठी जागतिक स्तरावर प्रबोधन व्हाव अस त्यांना तीव्रतेन वाटू लागले इंग्लंड अमेरिकेचा दौरा करून त्यांनी अनेक व्याख्याने दिली दरम्यान त्यांना अनेक भक्त मिळाले भारतीय वेदांत विचार जसे त्यांनी पाश्चिवात्याला समजण्याचा प्रयत्न केला तसेच तिकडील लोकांची जी जीवनपद्धती धर्मविचारसरणी याचे पण त्यांनी जवळ निरीक्षण केले आपल्या लोकांचे अनेक बाबतीत असलेले अज्ञान संघटन कौशल्याचा अभाव परदेशवासियांशी संबंध न ठेवण्याची वृत्ती स्वदेशवासियांच्या परिस्थितीबाबत उदासीनता राखणे व लोकांचे भीषण दारिद्र्य हे दोष त्यांनी टिपले होते हे दोष दूर केल्याशिवाय त्यांचे कल्याण होणार नाही याची पूर्ण जाणीव त्यांना झाली होती अमेरिका व इंग्लंडमध्ये त्यांनी काही वेदांत सोसायट्या स्थापन करून त्यांचे प्रबोधन सुरू केले या जागतिक पातळीवरील व्यासपीठाचा त्यांना खूप उपयोग झाला त्यांना खूप सन्मान मिळाला परदेशी लोकांकडून आर्थिक सहाय्य देखील लाभले पण हे करीत असताना आपल्या लोकांचे प्रबोधन करून त्यांना सुधारले पाहिजे असं विवेकानंदांना वाटत होते त्यांना कालवाय रूढी परंपराच्या जोखड्यातून मुक्त केले पाहिजे शिक्षित केले पाहिजे स्वतःच्या देशाविषयी आत्मिता निर्माण केली पाहिजे व त्यांचा न्यूनगंड दूर करून त्यांच्या शक्तीला योग्य दिशा दिली दे पाहिजे अशी तळमळ त्यांना लागून राहिली मायदेशी परत येण्यापूर्वी भारतात आपण काय उपक्रम सुरू करायचे याची त्यांच्या मनात निश्चिती होऊ लागली त्यासंबंधीत रामकृष्ण परमहंसांच्या इतर शिष्यांना म्हणजे आपल्या गुरुबंधूंना पत्रे पाठवून कळवूही हो लागले। अमेरिकेत जाण्यापूर्वी अडीच वर्ष विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत यात्रा केली होती त्यात त्यांना लोकांच्या विपन्नावस्थेची पूर्ण कल्पना आली लोकांचे हि वर्तमान सुधारले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत गळत होता यासाठी संन्यास्त वृत्ती आपल्या गुरुबंधूंवर भार टाकण्याच त्यांनी ठरविले स्वामी रामकृष्ण परमहंसांच काही शिष्य संन्यस्तवृत्तीनं राहून आध्यात्मिक साधनत गुंतलिहत त निरनिराळ्या मठीत वास्तव्य करून होते त्यात बेलूर मठ सर्वात पवित्र स्थान मानले जात असे कारण रामकृष्ण परमहंसांची समाधी व त्यांच मंदिर याच मठात आह रामकृष्णांच्या मृत्यूनंतर बऱ्याच शिष्यांनी स्वामी विवेकानंदांकडून संन्यस्तवृतीची दीक्षा घेतली या सर्वांना एकत्र बोलावून आपल्या मोक्ष साधनेबरोबरच आपण समाजाची सेवा कली पाहिजे असं विवेकानंद त्यांना आग्रहाने सांगू लागल जनसवा हीच ईश्वर सवा शिवाभावाने जीवाची सेवा करावी माया करावी पण दया करू नये या रामकृष्णांच्या ते तुरुबंधूंना आठवण करून दऊ लागले, अशा प्रकारे संन्याशांनी आपल्या मोक्ष साधनि लोकसद्धीची जोर द्यावी अशी त्यांच्या मनाची तयारी स्वामीजी करून घेऊ लागल रामकृष्ण विवेकानंदांना नी म्हणत एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे तू अनेकांना सावली द्यावीस गुरुचा हा आदर्श श्रीसावंत मानून विशाल वटवृक्ष बनून राहण्याच गुरुच त स्वप्न विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या दक्षविदातील अनक्का शाखांच्या रुपान साकार कलि धर्म परिषदेसाठी गेलेल्या विवेकानंद परदेशात तब्बल सव्वा तीन वर्ष राहिले अठराशे सत्त्याण्णवमध्ये ते मायदेशी परत आले मनात सतत घुळवत असलेल्या विचाराला कृतीचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने एक लोकसेवा संस्था स्थापन केली पहिल्यांदा केवळ पंचवीस तीस मंडळींच्या साक्षीने स्थापन झालेली छोटीशी धार्मिक संस्था एवढीच नोंद झाली असावी एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षात स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच शंभर वर्ष पूर्ण झाली आत्मनोमोक्षार्थ जगद्वीतायाच हे बोधवाक्या समोर ठेवून गेल्या शतकभर ही संस्था वाटचाल करीत आली आहे भारताच्या प्राचीन संस्कृतीतून प्राप्त झालेल्या अध्यात्मविदेचा संदेश वर्तमान काळाशी आपला मेळ साधत अवघ्या हो मानवजातीला पोहोचत राहावा यासाठी स्वामी विवेकानंदांनी आपले सद्गुरू रामकृष्ण यांनी दिलेल्या आदेशानुसार रामकृष्ण संघ उभा केला रामकृष्णांच्या नावाने प्रवर्तित झालेल्या भिन्न भिन भिन्न क्षेत्रातील संस्थांनी मिळून बनणारा एकूण परिवार म्हणजे रामकृष्ण संघ असे समजले जाते रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन अशा त्यांच्या दोन प्रमुख शाखा रामकृष्ण मठ प्राधान्याने धर्म आणि अध्यात्म यांच्या क्षेत्रात काम करणारी एक संस्था आह तर रामकृष्ण मिशन प्रामुख्यान जवजव सर्व प्रांतांमधे परदेशातही कोटको पसरलि किंबना न्यूयॉर्क किंवा लंडन अशा दूरदेशातील काही संस्थांच कार्य तर भारतामध रामकृष्ण मिशनची रितसर स्थापन होण्याच्या आधीच चालू झाली आह रामकृष्ण संघाची कार्य पहिल्यांदा एकमकात गुंतलि होती हिंदू धर्माच लोक रामकृष्ण संघाच अनुयायी होत पुढे धर्मभद्ज जातीभद्दी कालवाह्य कर्मकांडे जुन्या संकुचित रूढी व परंपरा या सर्व विवेकानंदांनी बाजूला सारल्या आपल्या कार्याची बैठक आधुनिक काळाशी सुरंगत राहावी यासाठी त्यांनी धार्मिक अधिष्ठान सांभाळून चालणाऱ्या संस्थेला शिक्षण आणि सेवाकारे यांची जोड दिली होती या नव्या ध्येयासाठी आपले जीवन समर्पित करणे एका विशिष्ट मिशन व्रत स्वीकारणे यादृष्टीने मिशन या शब्दाचा स्वीकार केला पुढे कार्यभार व लोकसंपर्क खूप वाढला सेवाकार्यात रुग्णालये अनाथालय ग्रंथालय शिक्षण संस्था वसतिगृहे अशा समाज दृष्टीने हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची खूपच भर पडली यासाठी जमिनी इमारती पैसा अशा देणग्या मिळू लागल्या या बाबींची योग्य नोंद व त्याबाबत देखरेख ठेवण्याची निकड वाचू लागली यादृष्टीने मठ व मिशन या दोनीचे स्वरुप आणि कार्यकक्षा सुस्पष्ट व कायद्याच्या चौकटीत निश्चित करण्याची गरज वाचू लागली यासाठीच मठापासून पूर्ण स्वतंत्र असे अस्तित्व असणारी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली गेली चार मे एकोणीशे रोजी या संस्थेची शासकीय पातळीवर रितसर नोंदणी करण्यात आली या मिशनचे ध्येय उद्दिष्टे व ती साध्य करण्याचे विविध मार्ग गुवा साधने यांची रितसर लेखी नोंद झाली नियामक मंडळ कार्यकारी मंडळ अशा आवश्यक तरतुदी पूर्ण करण्यात आल्या बेलूर मठाचे विश्वस्त हे मिशनच्या नियामक मंडळात राहतील अशी दक्षता घेतली गेली मिशनचे सदस्यत्व सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले मिशनची घटना व कार्यपद्धती ही लोकशाही तत्वावर आधारलेली राहील अशी पावली उचलण्यात आली मिशनच्या शाखांची स्वतंत्र व्यवस्थापक मंडळी असावी त्यावर स्थानिक व्यक्ती घेतल्या जाव्यात असंही ठरविण्यात आलं या नव्या रचनेमुळे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन असे दोन प्रमुख भाग स्वतंत्र संस्थांच्या रूपाने अस्तित्वात आले पण मठ आणि मिशन ही रामकृष्ण संघाचीच दोन रुपे होती त्यामुळे दोहोंमध्ये समाजात केल्या जाणाऱ्या कार्यांचा परस्परांशी अतूट संबंध होता रामकृष्ण मिशनची शंभर वर्षांची वाटचाल पाहता लोकांचा दुःखवार हलका करण्यासाठी ही संस्था सतत झटत आहे असंच दिसून येईल मिशन मधे प्रवेश घेल्ला संन्याशां संख्या दर वर्षी वे संन्यासी कार्यकर्ते अनेक सेवा अंगा घवा करी जान स्वार्त के अशा संन्याशांजा की चिंता वाला पाजे अवेकानंद तीव्र इच्छा होती है अनक्नकिवाच्या रुपा अंशता तरी पूर्ण झाली असे म्हणाव मिशनच्या सध्या एकशे पस्तीस शाखा असून त्यातील काही दक्षांच्या विविध भागात आह त्याचप्रमाणे बांगलादेश म्यानमार श्रीलंका इंग्लंड अमरिका फ्रान्स जपान आणि रशिया इत्या दक्षात काही शाखा कार्यरत आह सिराक्ष संघाची एक प्रमुख उद्दिष्ट आह या सवाकाराची व्याप्ती प्रकार आणि त्यासाठी प्रतिवर्षी क्लिराणारा खर्च उत्तरोत्तर वाढत चालला आहा रुग्ण सवा हा सिित्य चालू राहणारा भाग आह अठराशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मध्ये तेरा निवासी रुग्णालये तर बहात्तर बाह्य रुग्णालये होती याशिवाय ग्रामीण भागात फिरती रुग्णालयं आहेत मानसिक रुग्णालये प्रसूतिगृहे बालकोपचार केंद्रे चालविली जातात मोठ्या यंत्रांच्या प्रसंगी वैद्यकीय सेवा पथक पाठवले जाते आदारांच्या दुष्काळ भूकंप इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती युद्ध जातीय दंगली इत्यादी मानवनिर्मित आपत्तीत ग्रस्त झालेल्या लोकांना हे मिशन सहाय्य करते आपल्या देशातील फाळणीमुळे निर्वासी झालेल्यांना सहाय्य व त्यांची पुनर्वसन करण्या मिशनने भाग घेतला होता तसंच ग्रामीण भागातील लोकांचा व पहाडी भागातील वनवासी बांधवांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्वतंत्र ग्रामीण विकास केंद्रि उघडण्यात येत आह शिक्षण आरोग्य निवासस्थानी शक्ती व्यवसायात सुधारणा आणि अखेर स्वावलंबी जीवनाकड़ सामर्थ्य प्राप्त करुन दशी या कामांची प्रमुख अंगी आह शैक्षणिक विकासाकड़ मिशन पहिल्यापासून विशेष लक्ष दत्त स्त्री शिक्षणाची सुरुवात सिस्टर निवडिता यांनी काढलखा छोट्या कन्याशाळेपासून झाली आता स्त्रियांसाठी महाविद्यालयी शिक्षण ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विकासासाठी स्वतंत्र प्रयत्न परिचारिका प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी अपंगगृह अशा अनेकविध उपक्रमांची त्यात भर पडली आह सर्व स्तरांवर शाळा व महाविद्यालय स्थापन झाली आह याशिवाय संस्कृतशाळा उद्योग तंत्रज्ञानशाळा कृषी विद्यालय भाषा विद्यालय स्थापून त्यात काळाप्रमाणे विविधता आणण्याचा प्रयत्नही चालू आहा या सर्व योजनांवरून रामकृष्ण मिशनच्या व्यापक हितकारक कार्याची कल्पना येते विवेकानंदांनी परदेशात भारतीय वेदांताची महती पटवून दिली व आपल्या लोकांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांना देशसेव प्रवृत्त कल परत आल्यावर रामकृष्ण मिशन सारखी संस्था स्थापून अनेकांना समाजसेवेची प्रेरणा दिली रामकृष्ण मिशनची स्थापना साऱ्या भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्वाची घटना होती पूर्व दक्षिण या दोन अगदी वेगळ्या संस्कृतींचा सा समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करण्यासाठी ती सज्ज झाली होती रामकृष्ण मिशन ने या दशाच्या बऱ्याच शतकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाला एक विळ दिल बावी काळातील भारतीय इतिहासकार एकविसाव्या शतकाकड़ सम्यकदृष्टी टाकतील तेव्हा त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्थापनेची नोंद अवश्य घ्यावी लागेल